पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनुबंदोपाध्याय वाचक विद्या पाटील प्रकरण तिसरे शिंपी दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना दोनदा सक्त मजूरची शिक्षा झाली काही आठवडे त्यांना फाटलेल्या उदड्याचे तुकडे शिवावे लागले आणि जाड कापडातून खिसे कापण्याचं काम नऊ नऊ तास करावं लागलं त्यांनी आपलं काम वेळेआधी पुरं केलं आणि शिवण्यासाठी अधिक कापड मागितलं भारतीय तुरुंगात काही दिवस त्यांनी सिंगर शिवणयंत्रावर काम केलं तुरुंगातलं हे सर्व काम ते आपणहून करत त्यांना शिवणयंत्र चालवण्यात तरबेज व्हायचं होतं माणसाऐवजी येणाऱ्या मोठ्या यंत्रांचा त्यांचा विरोध होता मांडवलदारांची गुलामगिरी आणि यंत्रांची गुलामी करणं त्यांना मान्य नव्हतं यंत्रामुळे माणसाच्या आजचं काम जाणं त्यांना पसंत नव्हतं भारतापुढचा प्रश्न लोकांना आराम पुरवण्याचा नाही तर त्यांचा रिकामावेळी उपयोगात आणण्याचा होता शिवणयंत्राचा त्यांनी अपवाद केला होता कारण शिवणयंत्र हा अतिशय उपयोगी शोध आहे सिंगरची पत्नी हातानं शिवण करत असे आणि ते मोठं कंटाळानं काम होतं पत्नीच्या प्रेमामुळे सिंगरनं तिचे कष्ट कमी करण्यासाठी शिवणयंत्राचा शोध लावला या यंत्राच्या मागे प्रेम होतं गांधीजींनी एकदा आश्रमातल्या एका भगिनीला लिहिलं होतं तुझा जो काही सलवार कमीच पोशाख शिवायचा असेल त्याची काळजी करू नकोस मी स्वतः ते शिवण करून आपल्याला सिंगर यंत्र शिवणयंत्र उसणं आणता काही तास शिवण केलं तर जरूर तो पोशाख तयार होईल गांधीजी हातशिलाई सुंदर करत कसूरबांची पोलकी ते बेतत आणि शिवत असत ते स्वतः चरख्यावर सूत काढत हात मागावर त्याचं कापड विणत आणि स्वतःचा कुर्ता शिवत चांगले तयार शिंपी आणि चर्मकार आश्रमातल्या प्रशिक्षणतेना विनामूल्य शिकवत असत चंपार अण्ण्यातल्या वेळी गांधीजी तिथल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होते तेव्हा ब्रिटिश पत्रकारानं त्यांच्यावर टीका केली होती त्यांना असं म्हटलं की चंपारणेतल्या उठावात यश मिळावं म्हणून गांधीजींनी तात्पुरता भारतीय वेश परिधान केला आहे गांधीजींनी त्याला उत्तर दिलं मी स्वदेशीचं व्रत घेतल्यामुळे माझे कपडे संपूर्णपणे हातानं विणलेले आणि शिलेले असतात मी स्वतः किंवा माझे सहकारी हेच करतात नंतरच्या काळात गांधीजींनी कुर्ता वापरणं सोडून दिलं आणि कमरेला आणि अंगावर पंचा वापरू लागले तरीही कधीकधी ते आपल्या रुमालाच्या किंवा पंचाच्या कडा हातानं शिवत असत स्वतः एकीकडे शिवण करता ते त्यांच्या मदतनीसांना तोंडानं पत्राचा मजकूर सांगत असत आगाखान पॅलेसमध्ये जेव्हा त्यांना स्थानबद्ध केलं होतं तेव्हा त्यांनी तिथल्या तुरुंगाधिकाऱ्यांच्या खादीचे हातरुमाल वाढदिवसाची भट म्हणून दिल होते प्रत्येक रुमालावर त्या अधिकाऱ्यांच्या नावाची अद्याक्षर त्यांनी सुबकपणे भरलेली होती त्यावेळी ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते एकदा त्यांच्या आवडत्या शालीवर खादीच्या तुकड्याचं ठिगळ लावण्याचं काम एका भगिनीकडून त्यांनी मार्गदर्शन करून घेतलं होतं आपला गरीब देशवासियांचे प्रतिनिधी म्हणून ते ब्रिटिश पंतप्रधानांबरोबर गोल्डमेज प्रथेसाठी गेले होते आणि बकिंगहॅम राजवाड्यात एका टी पार्टीला गेले होते तेव्हा ही शाल त्यांनी पांगरली होती त्यांनी दिसण्याची कधीही पर्वा केली नाही त्याचबरोबर त्यांना फाटलेले ओंगळ कपडेही चालत नसत एकदा एका बैठकीत त्यांच्या एका सहकार्याच्या खादीच्या शालीला त्यांनी एक छिद्र पडलेलं पाहिलं लगेच त्यांनी त्याला अशी चिठ्ठी पाठवली फाटके कपडे घालणं हे आळशीपणाचं लक्षण आहे त्यामुळे त्याची लाज वाटायला हवी पण ठिगळ लावलेले कपडे असे सांगतात की तुम्ही गरीब आहात पण कामसू आहात उद्योगी आहात मला तुमच्या चादरीला छिद्र पडलेलं आवडलं नाही ते गरीबीचं सा किंवा साधेपणाचं सा लक्षण नाही पत्नी नसण्यानं पत्नी वाईट असण्याचं किंवा आळशीपणाचं ते लक्षण आहे